स्कंद नववा अध्याय पंचेचाळीसावा देवीचे ध्यान स्वाहा आणि स्वधा यांचे स्तुत्य मधुर आणि उत्कृष्ट चरित्र मी सांगितले आता दक्षिणेचे आख्यान सांगतो पूर्वी हरिची प्रिया गोपी सुचिना गो लोकात गेली ती राधेची मुख्य सखी धन्य मनोहर होती तसेच रूप गुण स्वभाव यांनी ती श्रेष्ठ असून कला जाणणारी होती जिचे अंग कोमल तेजस्वी नेत्र कमलाप्रमाणे आणि जीची श्रोणी उत्तम आहे स्तन उत्कृष्ट आहेत वर्ण काळा आहे शरीर बांधेसुद असून रत्नालंकारांनी विभूषित आहे थोडक्यात जी अत्यंत सुंदर आहे कामशास्त्र निपुण पतीची इच्छा करणारी अशी कृष्णप्रिय आहे तसेच सर्व रसांविषयी रसिक आहे आणि जी रासमंडळात राधेच्या समक्ष कृष्णाच्या अंकावर विराजमान झाली आहे अशी ती तिच्या पुढे राधिकेनेही मानखाली घातली आहे मधुसूदनही भयाने खाली पाहत आहे अशी ती श्रेष्ठ स्त्री होती जिचे नेत्र रक्तकमलाप्रमाणे असून कामामुळे बदन लाल झाले आहे अंग कोपाने कंपित झाले आहे ओठ स्फुरण पावत आहेत अशा त्या सुंदरीला पाहून आणि राधेचा हेतू जाणून श्रीकृष्ण गुप्त झाला कांत पाळाल्याचे पाहून सुशिला वगैरे गोपीथर्थ कापू लागल्या तेव्हा राधेस त्या म्हणाल्या आमचे रक्षण कर असे म्हणून त्या राधे शरण गेल्या पती पळून गेल्याचे अवलोकन करून राधेने सुशिलेश शाप दिला आजपासून ती गोपी गोलोकी आली तो पाऊल ठेवताच भस्म होऊन जाईल असे म्हणून रागाने ती रासेश्वरास बोलावू लागली पण कृष्ण तिला न दिसल्यामुळे तो एकेक -एक विरह क्षण तिला कोटीयोगाप्रमाणे वाटू लागला ती म्हणाली हे नाथ हे प्राणप्रिया तुझ्या वाचून प्राण राहत नाही पतीने मान दिला की स्त्रीचा गर्व नित्य वृद्धिंगत होत असतो म्हणून ज्याच्यापासून सुख मिळते त्याची सेवा करावी कुलवान स्त्रियांचा सर्वात परम आपण पती होय तोच संपत्ती रूप आणि भोग देणारा आहे तोच मान देणारा संसारातील उत्तम सारभूत स्वामी होय इतर सर्व आप्तांमध्ये पती श्रेष्ठ होय तोच भरणपोषण करतो म्हणून त्याला भरता म्हणतात तो पालन करते पति मे शरीर अधिकारो काम दिन कंतवृद्धि करते ईश्वर स्वामी प्राणनायक अुक्रापुरा पुत्र होते तो स्त्रीस प्रियो शंभर पुत्र देना स्वामी स्त्रीय प्रियो हिंदकुण जन्म लेत्री पतीच जाणू शकत नाही व्रते तीर्थस्नाने यज्ञदक्षिणा पृथ्वी प्रदक्षिणा तप महादाने गुरुची सेवा ब्राह्मणाची सेवा वेद सेवा, इत्यादी पुण्यकृत्ये पतीच्या पदसेवेच्या प्रमाणात सोळाव्या कले इतके पण नाही, कारण ह्या सर्वांपेक्षा पती श्रेष्ठ असतो मी सर्वेश्वरी ज्याच्या प्रसादाने उत्पन्न झाले त्या कांताला मी जाणीत नाही श्री स्वभाव उल्लंघन करता येत नाही असे म्हणून राधेने श्रीकृष्णाचे भक्तिपूर्वक ध्यान केले ती रडत रडत म्हणाली हे नाथ हे नाथ हे रमणा दर्शन दे मी विरहव्याकुल झाले आहे इकडे सुशिला देवी गोलोकातून भ्रष्ट झाल्यामुळे दीर्घकालीन तपश्चर्याने लक्ष्मीच्या देहात प्रविष्ट झाली पुढे देवानी अत्यंत दुष्करी यज्ञ केला पण त्याचे फल न, न मिळाल्यामुळे ते खिन्न होऊन ब्रह्मदेवाकडे गेले ते ऐकून ब्रह्मदेवाने विष्णूचे स्मरण केले तेव्हा मी तुझे कार्य करीन अशी विष्णूने प्रेरणा दिली नंतर लक्ष्मीच्या देहापासून भगवान नारायणांनी मर्त्याची लक्ष्मी जी दक्षिणा तिला उत्पन्न केली आणि ती ब्रह्मदेवाला अर्पण केली कर्मे पूर्ण व्हावीत म्हणून ब्रह्मदेवाने ती यज्ञाला अर्पण केली यज्ञाने तिची पूजा करून तिचे स्तवन केले ती अत्यंत तेजस्वी कोटी सुर्याप्रमाणे प्रभा असलेली सुंदर वस्त्र परिधान केलेली ओष्ट असलेली अशी सुदाराभूषणा मोहक कस्तुरी बिंदूमुळे केशाचा खालचा भाग उज्ज्वल दिसत होता तिचा नितंब प्रदेश प्रशस्त होता तिची श्रोणी आणि स्तन मोठे होते त्या कामबाणांनी पीडित असलेल्या सुंदरीस पाहून यज्ञपुरुषास मूर्छा आली त्याने तिचा विधीपूर्वक पत्नी म्हणून स्वीकार केला नंतर देवांची शंभर वर्षे निर्जन वनामध्ये एकांतात त्याने त्या रमणीसह क्रीडा केली नंतर देवीने बारा वर्षे दिव्य गर्भधारणा केली तेव्हा तिला कर्माचे फल या नावाचा पुत्र झाला कर्मपूर्ण झाल्यावर तिचा पुत्र फल देतो हा यज्ञपुरुष दक्षिणा आणि फल याच्यासह कर्मठना कर्माचे फल देतो हे नारदा त्या पुत्रफलामुळे सर्व देवही संतुष्ट झाले त्यांचे मनोरथ पूर्ण झाले नंतर ते सर्व स्वस्थानी गेले कर्त्याने कर्मजाणून दक्षिणा द्यावी म्हणजे फलप्राप्ती होते कर्मकर्त्याने कर्म पूर्ण झाल्यावर दक्षिणा देण्यास विलंब लावला तर फल कमी होते दक्षिणा न देता एक रात्र गेल्यास ते शंभरपटीने तीन रात्री गेल्यास त्यापेक्षा शंभरपट महिना लोटल्यास लक्षपट एक वर्ष लोटल्यास तीन कोटीपटीने फल निष्फल होते असा यजमान कर्माचा अधिकारी होत नाही त्याच्या घरातून लक्ष्मी निघून जाते देव आणि अग्नी त्याची पूजा स्वीकारीत नाही दक्षिणेकरता याचना करून यजमानाने दक्षिणा न दिल्यास तो यजमान कुंभीपाक नरकात पडतो तेथे तो एक लक्ष वर्षे राहतो नंतर व्याधीयुक्त दरिद्री होऊन चांडाळ होतो तो पूर्वीचे आणि नंतरचे सात पुरुष अधोगतीस धाडतो हे नारदा मी तुला दक्षिणेचे आख्यान सांगितले आता आणखी तुला काय ऐकायचं आहे नारद म्हणाला दक्षिणाहीन मनुष्य कोणते फल भोगतो दक्षिणेचे पूजन कोणत्या प्रकारे करतात नारायण म्हणाले दक्षिणाशून्य कर्माचा भोग बळी घेतो कारण वामनाने ते कर्म बलीच दिले आहे श्रोत्रिय नसलेल्या ब्राह्मणास श्राद्ध पदार्थ देणे श्रद्धाहीन दान देणे अधम ब्रामणांचा यज्ञ अपवित्र पुरुषाचे पूजन अभक्त शिष्याने केलेली सेवा या सर्व कर्मचे होऊन स्तुती करू लागला तो म्हणाला पूर्वी तू गो लोकात गोपी होतीस तू सर्व गोपींमध्ये श्रेष्ठ राधेच्या बरोबरीची सखी श्रीकृष्णाची अत्यंत प्रिया होतीस कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी रासमंडळात राधेच्या महोत्सव खाली तू लक्ष्मीच्या उजव्या खांद्यापासून प्रकट झालीस म्हणून तुला दक्षिणा हे नाव प्राप्त झाले हे सुंदरी शील संपन्नतेमुळे तुला सुशील म्हणतात राधेच्या शापामुळे तू दक्षिणा झालीस गो लोकातून भ्रष्ट होऊन तू माझ्या भाग्यामुळे येथे प्राप्त झालीस माझा स्वामी म्हणून स्वीकार कर कर्माचे फल देणारी तू आहेस ब्रह्मा विष्णू महेश दिग्पाल ते देखील कर्माचे फल देऊ शकत नाहीत ब्रह्मदेव कर्मरूपी महेश्वर फलरूपी यज्ञरूपी मी विष्णू आहे तू सर्वांची सा सारूपी आहेस फल देणारी परब्रह्म आहेस स्वत श्रीकृष्णही तुझ्यासह शक्तिमान होतो हे प्रिये तू माझी शक्ती आहेस तुझ्यामुळेच मी कर्माविषयी समर्थ आहे असे म्हणून यज्ञ तिच्या पुढे उभारायला तेव्हा ती दक्षिणा प्रसन्न झाली तिने यज्ञपुरुषाची सेवा केली जो यज्ञकाली स्तोत्र म्हणतो त्याला यज्ञफल सत्वर मिळते राजसूय वाजपेय गोमेध नरमेध अश्वमेध यांचे पुण्य लाभते धन देणारे आणि कर्म फल देणारा गजमेध लोहयज्ञ सुवर्णयज्ञ ताम्रयज्ञ शिवयज्ञ रुद्रयज्ञ बंधूक नावाचा शकयज्ञ वरुणयाग कंडक नावाचे वैरीमर्दन कर्म शुची यद्न्या, धर्म धर्मयज्ञ पापनाश करणारा ध्वर ब्रह्मरूप या, मलप्रकृती समारंभांचे वेळी हे स्तोत्र म्हणणाऱ्या घरामध्ये दक्षिणेचे पूजन करावे लक्ष्मीच्या अंशभूत असलेली कमलेची कला कर्मदक्ष फलदायी विष्णूचे शक्तिरूप पूज्य वंद्य शुभलक्षण युक्त शुद्धिदाई, सुशी, आशा शुद्धिदायी सुशील करते ओम क्लीं दक्षिणाई स्वाहा तिचा मंत्र है नीचे यथासंग पूजन करावे दक्षिणे आख्यान सुखदायी और कर्मफल देने आएपुत्रिका पुत्र प्राप्त होते हैं भार्या हिनास भार्या मिळते विद्या हिनास विद्या दारिद्र्यास धन भूमी हिनास भूमी अशी त्यापासून फलप्राप्ती होते संकट विपत्तीच्या वेळी एक महिनाभर हे आख्यान श्रवण करावे म्हणजे तो सर्वातून मुक्त होतो अध्याय पंचेचाळीसावा समाप्त